वाल्मिकिरामाय उत्तरकांड सर्ग एकसष्ट ऋषी असे म्हणाले तेव्हा राम म्हणाला मुनिजन काय काम आहे ते बोला आपले भय आता दूर होऊ द्या काम असे म्हणाला तेव्हा भार्गव म्हणाले राजा आम्हाला आणि देशाला वाटणाऱ्या भयाचे मूळ सांगतो ऐक राजा पूर्वे कृत अत्यंत बुद्धिमान असा एक दैत्यहून गेला तो लोलाचा सर्वात वडील मुलगा मधू नावाचा महाअसुर होता तो पुण्यशील आश्रय घ्यावा आणि बुद्धीने परिपूर्ण असा होता परम उदार देवांची त्याची पराकाष्टाची मैत्री उतरली तो मधु वीर संपन्न धर्माविषयी निष्ठावन होता त्याने अतिशय मान दिल्यामुळे रुद्राने त्याला अद्भुत वर दिला आपल्या शूलातून अत्यंत तेजस्वी महाप्रभावाचा शूर काढून त्या महात्माने अत्यंत प्रेमाने त्याला दिला आणि म्हटले मला प्रसन्न करणारा शुभा असा धर्म तू केला आहेस म्हणून अत्यंत प्रेमाने मी तुला सर्वोत्कृष्ट आयुध देतो तू जोवर देवांशी आणि ब्राह्मणांशी विरुद्ध वागत नाहीस तोवर हे महाअसुरा हा शूल तुझा राहील अन्यथा तो नष्ट होईल जो तुझ्याशी युद्ध करण्याकरता निश्चिंतपणे उभा राहील त्याला भस्म करून हा परत तुझ्या हाती असा वर रुद्राकडून मिळाल्यावर तो महाहसूर परत देव महादेवाला साष्टांग दंडवत करून म्हणाला भगवान तुम्ही देवांचेही श्रेष्ठ देव आहात हा उत्कृष्ट शूर माझ्या वंशात सतत चालत राह असे मधू म्हणाला तेव्हा सर्व भूतपती शिव महादेव त्याला म्हणाला असे होणार माझ्या कृपेमुळे शुभ झालेली तुझी वाणी विफल न व्हावी म्हणून फक्त तुझा एका पुत्राला हा शूर लाभेल जोवर तुझ्या पुत्राच्या हाती हा शूर राहील तोवर तो, तो कोणाही मारला जाणार नाही असा अत्यंत अद्भुत वर देवाकडून मिळाल्यावर त्या असुरश्रेष्ठाने आपले भवन अत्यंत दैदिप्यमान बनवले त्याची प्रिय पत्नी महाभागा कुंभीनसी म्हणून होती ती अनलेच्या पोटी आलेली विश्वावसूची महा तिचा पुत्र महावीरशाली भयंकर असा लवण नावाचा काही बोलत नसे त्याने हा लोक सोडून वरुणालय समुद्रात प्रवेश केला तो शूर त्याने लवणाच्या स्वाधीन करून त्याला वराविषयी सांगितले तो दुरात्माच होता त्याने त्या शूराच्या प्रभावाने स्त्री लोकांना विशेषतः तापसाना त्रास देण्याला सुरुवात केली लवण हा अशा प्रकारचा शूल ही, ही प्रकारचा। हा हिशेब लक्षात घेऊन रामा तू जाता आमचा शेवटचा आधार भयभीत झालेल्या ऋषीने या अगोदर अनेक राजांकडे अभयाची याचना केली पण आम्हाला एकही त्राथा मिळाला नाही आम्ही जेव्हा रावणाचा त्याच्या सैन्य वाहनासह नाश तेव्हा बाबाने आम्हाला त्राथा मिळाला दुसरा कोणी राजा तुझ्या वचून आमचा नाही लग्नाच्या भयाने आम्ही पीडित झालो आमचे तू रक्षण करावीस अशी आमची इच्छा आहे रामा असेही आमच्या भयाचे कारण निर्माण झालेले तुला सांगितले महान पराक्रमे रामा त्या भयाचे निवारण करण्यास तूच समर्थ आमची ही इच्छा तू पूर्ण कर उत्तरखंडाचा एकसष्टावा सर्ग समाप्त